पुस्तक बापूंचे आशीर्वाद दररोज करता विचार लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील भाग सहा बापूंचे आशीर्वाद दररोज करता विचार मद्रासला जाणाऱ्या ट्रेनमध्ये जानेवारी वीस एकोणीसशे शेहेारी माणसाकरता जी अनासक्ती शक्य आहे ती नसेल तर एकशे वर्षाचे आयुष्य अशक्य आहे मद्रासला पोहोचण्याच्या बेतात असताना जानेवारी एकवीस एकोणीशे शेच्या ज्या माणसाचे मन प्रयत्न केल्यानंतरही पापात रमते त्याच्याकरता रामनामाशिवाय कोणताही आधार नाही मद्रास जानेवारी 22 एकोणीसशे शेए च्या राग ओसरल्यानंतर जे काम केले जाते केवळ तेच काम टिकते मद्रास जानेवारी तेवीस एकोणीसशे शेएच्या विदेशी माणूस तेव्हा स्वागताला असतो जेव्हा तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये तो दुधात साखर तसा मिसळतो मद्रास जानेवारी पंचवीस एकोणीसशे शेच्या कबूल केल्याने चुकीचे निरसन होत नाही त्या चुकीचे परिणाम नाहीसे व्हावे म्हणूनही आवश्यक ते करावे लागत असते मद्रास जानेवारी सव्वीस एकोणीसशे शे च्या सत्याबरोबर निर्धार असला पाहिजे मद्रास जानेवारी सत्तावीस एकोणीसशे शेएच्या अंधश्रद्धा आणि सत्य सोबत राहू शकत नाहीत मद्रास जानेवारी अठ्ठावीस एकोणीसशे मनाचे स्थैर्य असल्याशिवाय दर्शन होऊच शकत नाही मद्रास जानेवारी एकोणतीस एकोणीशे ज्या माणसाला ईश्वराची मदत असते तो अस आहे असे समजणे पाप आहे मद्रास जानेवारी तीस एकोणीसशे शेएच्या त्यागातच खरा आनंद आहे जानेवारी एकतीस एकोणीसशे चा खरे दौर्बल्य बाहेरचे नसते तर आतील असते फेब्रुवारी एक एकोणीसशे एक ऋषी म्हणतात की मौनानेच आम्ही आत्मज्ञानाकरता पात्र होऊ शकतो आणि आपल्या आतील आणि बाह्य जीवनात सुसंगती निर्माण होते मधुरा फेब्रुवारी दोन एकोणीसशे चा, आमचे मन जेव्हा शांत असते तेव्हा आपल्याला सर्व शक्ती आतून मिळते व ती अमोघ असते असे वरील ऋषीचे म्हणणे आहे मधुरा पलाणी फेब्रुवारी 3 एकोणीसशे शे च्या माणसाला बुद्धीचेही वरदान मिळालेले आहे आणि बुद्धीच्या पलीकडे जाणाऱ्या अंतर्ज्ञानाचेही वरदान मिळालेले आहे आपापल्या क्षेत्रात या दोहांचेही महत्व आहे मद्रास आगगाडीत फेब्रुवारी चार एकोणीशे शेच्या माणूस कोमल बनत जाणे आणि परिपक्क होत जाणे हे यशाचे खरे चिन्ह आहे फेब्रुवारी पाच एकोणीशे शे चा मौन राहण्यामुळे नाही तर माणूस बोलून जास्त गमावतो फेब्रुवारी सहा एकोणीसशे शे च्या भीतीमुळे गप्प राहणे म्हणजे मौन नाही सेवाग्राम फेब्रुवारी सात एकोणीसशे शे जेव्हा माणसाला टाकून देते तेव्हा ईश्वर त्याला जवळ घेतो सेवाग्राम फेब्रुवारी आठ एकोणीसशे जग आपल्या दुर्बल म्हणत असले तरी आपण आपल्या विचारांमध्ये दुर्बलता येऊ देऊ नये सेवाग्राम फेब्रुवारी नऊ एकोणीसशे अंतर्गत शांतता असल्याशिवाय बाह्य शांतता निरर्थक आहे सेवाग्राम फेब्रुवारी दहा एकोणीसशे शेएच्या जो माणूस आपल्या दुःखाची रडगाणी गातो तो आपले दुःख कितीतरी पटीने वाढवतो सेवाग्राम फेब्रुवारी अकरा एकोणीसशे जोपर्यंत अंतर्गत प्रकाशाचे आपल्याला वरदान मिळत नाही तोपर्यंत आपण कोणतीही योग्य कृती करू शकत नाही सेवाग्राम फेब्रुवारी बारा एकोणीसशे चा जो माणूस कधी निराश होत नाही तोच पुढारी होऊ शकतो सेवाग्राम फेब्रुवारी 13 एकोणीशे आदर्शाचे दान केल्याने त्याचा व्याप वाढत नाही परंतु खोली वाढते सेवाग्राम फेब्रुवारी चौदा एकोणीशे अंतर्ज्ञान अमूल्य गोष्ट आहे आणि ते आपण विनाशयास मिळवू इच्छितो संपत्ती प्रसिद्धी इत्यादी निरथक गोष्टी आहेत आणि त्यांच्याकरता आपण कोणतेही मूल्य देण्याकरता तयार असतो सेवाग्राम फेब्रुवारी पंधरा एकोणीसशे शेएच्या ज्याच्यात धीर नाही आणि निर्धारही नाही त्याला साक्षात्कार कसा होऊ शकतो फेब्रुवारी सोळा एकोणीसशे माणूस निस्वार्थी असल्याशिवाय तो निर्भय कसा होऊ शकतो आगगाडीतून फेब्रुवारी सतरा एकोणीशे आपल्याला चांगल्या लोकांचा सहवासहवा सर्वा असतो कारण ते आपल्या आत्म्याचे अन्न असते मुंबई फेब्रुवारी अठरा एकोणीसशे शेएचार नम्रता व साधेपणा यांच्या बाबतीत ढोंगीपणा चालत नाही मुंबई फेब्रुवारी एकोणीस एकोणीसशे शेएचार बियांचे फळ मिळायला वेळ लागतो त्याचप्रमाणे कोणत्याही कृत्याचे फळ मिळायला वेळ लागत असतो पुणे फेब्रवारी वीस एकोणीसशे वातावरणाचा गुलाम झालेला माणूस मंदबुद्धीचा होतो पुणे फेब्रवारी एकवीस एकोणीसशे शे च्या कोणत्याही परिस्थितीत जो माणूस शांत राहू शकत नाही तो बाह्यता शांत दिसत असला तरी शांत नसतो पुणे फेब्रुवारी बावीस एकोणीसशे शेच्या संगीत केवळ गळ्यातून निघत नसते मनाचे संवेदनेचे अनिरुदयाचे सुद्धा एक संगीत असते पुणे फेब्रुवारी तेवीस एकोणीसशे जीवनात सुसंवाद असला पाहिजे तसे झाले तर आपल्या हालचालीत व सर्व गोष्टीत माधुर्य येईल पुणे फेब्रुवारी चोवीस एकोणीसशे शे चा ईश्वर विश्वव्यापी आहे यामुळे तो आपल्याशी दगडधोंडे झाडे पशुपक्षी इत्यादींच्या माध्यमातून बोलत असतो पुणे फेब्रुवारी पंचवीस एकोणीसशे जे आपल्या आत आहे त्याचा आपण बाहेर का शत घेतो पुणे फेब्रुवारी सव्वीस एकोणीसशे ईश्वराच्या बाहेर आणि त्यापासून वेगळे आपल्याला कोणतेही अस्तित्व नाही पुणे फेब्रुवारी सत्तावीस एकोणीसशे शेच्या ईश्वराच्या मांडीशिवाय आपण कुठेही जरी असलो तरी सुरक्षित नसतो पुणे फेब्रुवारी अठ्ठावीस एकोणीसशे शेच्या जो स्वभावतः नंब्र असतो तो, तो पाण्याप्रमाणे खाली वाहत जात असतो आणि जगाकरता तो जीवनासारखा जगा होतो पुणे मार्च एकोणीसशे एक शेएच्या आपणच आपल्याला घडवलेले आहे पुणे मार्च दोन एकोणीसशे आपली श्रद्धा सतत तेवत असलेल्या नंदादीपाप्रमाणे असले नंदा पाहिजे तो केवळ प्रकाशच देत नसतो तर आजूबाजूचा आसमंतही उजळत असतो पुणे मार्च तीन एकोणीशे स्वार्थामुळे आपण सतत काळजी करत राहतो पुणे मार्च चार एकोणीसशे शेएच्या गंगा केव्हा वाळते जेव्हा ती तिच्या श्रोतापासून तुटते तेव्हा त्याचप्रमाणे जेव्हा आत्मा आपल्या चिरंतन श्रोतापासून म्हणजे ईश्वरापासून तुटतो तेव्हा तो शुष्क होतो पुणे मार्च पाच एकोणीशे शेच्या आपल्याला एक मैल चालायचे असो की हजार मैल पहिले पाऊले पहिलेच पाऊल असते पहिले पाऊल टाकल्याशिवाय दुसरे पाऊल टाकता येत नाही पुणे मार्च सहा एकोणीशे तारकांनी भरलेल्या आकाशापेक्षा अजून काय आणि अशाच नवलाईने भरलेले आकाश याहून अजून दुसरे मोठे आश्चर्य काय पाहिजे पुणे मार्च सात एकोणीसशे लक्षपूर्वक पाहिले तर स्वर्ग धरेवरच अवतरलेला आहे आकाशात नाही पुणे मार्च 8 एकोणीशे शेचा जो माणूस जीवनाच्या सुरात सूर मिळून चालतो त्याला कधीही चाकवा येत नाही पुणे मार्च 9 एकोणीसशे शे जो माणूस सत्याच्या मार्गावरून चालतो तो, तो कधीही ठेचाळत नाही पुणे मार्च दहा एकोणीशे अहंकारातून निघालेले शब्द नेहमी खोटे असतात हे लक्षात ठेवा पुणे मार्च अकरा एकोणीसशे शेएचा आपल्या हातून लहान व मोठा अपराध होणे वाईटच आहे परंतु तो लपवणे हे त्याहूनही वाईट आहे पुणे मार्च बारा एकोणीशे शेचा जो माणूस सदैव सत्याच्या मार्गाने चालतो त्याने प्रसंगी त्याकरता मरण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे आणि वेळ तेव्हा मरण सुद्धा पत्करायला पाहिजे पुणे मार्च तेरा एकोणीसशे आपली चूक कबूल न करणे म्हणजे तिची पुनरावृत्ती करणे आणि ती लपवून अजून एक चूक करणे पुणे मार्च चौदा एकोणीसशे शेच्या ज्याला जगण्याची तसे मरण्याची कला माहीत असते तोच खरा सत्याग्रही होऊ शकतो पुणे मार्च 15 एकोणीसशे शेच्या रामनामाच्या शक्तीला सुद्धा मर्यादा आहे राम नाम घेऊन चोराला हवी असलेली वस्तू मिळू शकेल काय पुणे मार्च सोळा एकोणीशे आपल्याला हवे ते मिळाल्याने सुख मिळत नसते तर आपल्याला जे आवडत नाही ते आवडावे अशी सवय लावल्याने सुख मिळत असते पुणे मार्च सतरा एकोणीसशे शेच्या ज्याचे डोळे एक बोलतात जीव वेगळे आणि हृदय तिसरेच काहीतरी त्या माणसाला काही अर्थ नसतो पुणे मार्च अठरा एकोणीसशे आपल्याला जर माहीत आहे की मृत्यू आपल्याला केव्हाही उडून नेऊ शकतो तर मग आपण जे आज करू शकतो ते उद्यावर ढकलण्यात काय अर्थ आहे पुणे मार्च एकोणीस एकुनिस एकोणीसशे चा, चांगले काम आताच्या आता, आता केले पाहिजे वाईट काम पुढे ढकलत राहिले पाहिजे पुणे मार्च वीस एकोणीसशे शेएच्या ज्या माणसाबरोबर ईश्वर असतो त्याच्याकरता कोणते दुःख कोणती काळजी आणि त्याला दुसऱ्या सोप्याची गरज तरी काय पुणे मार्च एकवीस एकोणीसशे ईश्वराला स्मरणे आणि इतरांना विसरणे म्हणजे इतरांमध्ये ईश्वराला पाहणे उरुळी मार्च बावीस एकोणीशे शेच्या जसजसा आम्ही जास्त विचार करत जातो तसतशी माझी खात्री पडत जाते की अंतःकरणापासून आनी समजून उमजून रामनामाचा जप केला तर त्यामुळे आपली त्रिविध दुखे दूर होतात उरुळी कांचन मार्च तेवीस एकोणीसशे आसक्ती किळस इत्यादी सुद्धा आजारच आहेत व ते शारीरिक व्याधीपेक्षा शा जास्त भयानक असतात रामनामाशिवाय ते कसे दूर करता येतील उरुळी कांचन मार्च चोवीस एकोणीसशे शेच्या शारीरिक अस्वच्छतेपेक्षा मनाची अस्वच्छता अधिक धोकादायक असते उरुळी कांचन मार्च 25, एकोणीसशे शेच्या ईश्वराला शरण जाण्यात जे सुख असते त्याचे वर्णन कोण करू शकतो उरुळी कांचन मार्च सव्वीस एकोणीसशे शे चांगला विचार हा सुगंधासारखा असतो उरुळी कांचन मार्च सत्तावीस एकोणीसशे ज्या गोष्टींचा जन्म एकाच गोष्टीतून होतो त्या एकमेकात मिसळून जात उरुळी मार्च एकोणतीस एकोणीसशे शेच्या जेव्हा अहम मरतो तेव्हा आत्मा जिवंत होतो उरुळी मार्च तीस एकोणीसशे शेच्या आत्म्याला जेव्हा जाग येते तेव्हा सर्व दुःख दूर होतात उरुळी कांचन दिल्लीला जात असताना मार्च बावीस एकोणीसशे घाबरला तो मेला दिल्ली एप्रिल एकोणीसशे शेच्या हसून माणूस आपले दुःख दूर करू शकतो रडून तो ते वाढवतो दिल्ली एप्रिल दोन एकोणीशे शे च्या आकाशाकरी झोपणाऱ्या माणसाला कोण लुटू शकतो दिल्ली एप्रिल तीन एकोणीसशे शेच्या जीवनात असा एकही क्षण नसतो की जेव्हा माणूस सेवा करू शकत नाही दिल्ली एप्रिल चार एकोणीसशे विरोध माणसाला घडवतो दिल्ली एप्रिल पाच एकोणीसशे आतून स्वच्छ असू तर बाहेरून स्वच्छ होणे अपरिहार्य आहे दिल्ली एप्रिल सहा एकोणीसशे शेच्या हा दिवस सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे कारण आजच्या दिवशी भारताला स्वतःचा शोध लागला होता दिल्ली एप्रिल सात एकोणीसशे शेच्या माणूस जेव्हा आपले अंतकरण रेते करतो तेव्हा ईश्वर प्रवेशतो दिल्ली एप्रिल आठ एकोणीसशे शेच्या रामनामाच्या जपाच्या जो पूर्ण करतो त्यालाच रामनाम फळते दिल्ली एप्रिल 9 एकोणीसशे शेच्या ज्याच्या बाजूने ईश्वर असतो त्याच्याकडे सर्व काही असते दिल्ली एप्रिल दहा एकोणीसशे शेच्या ज्याच्या बाजूने ईश्वर सोडून सर्व काही असते त्याच्या बाजूने काहीही नसते दिल्ली एप्रिल अकरा एकोणीसशे शेए च्या ईश्वरासोबत राहत असताना कोणतीही अडचण नसते दिल्ली एप्रिल बारा एकोणीसशे ईश्वर आपला सुकानोही आहे आणि नावाडीही आहे दिल्ली एप्रिल तेरा एकोणीसशे जल सर्व शिक्षक होतील तर विद्यार्थी कोण होईल आपण सर्व विद्यार्थी होऊ